मोठे आश्चर्य वाटले त्या राक्षसीची इत्याभूत हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित होऊन त्याने नारदाशी संवाद सुरू केला इंद्राने म्हटले नारद मुने एवढे मोठे घोर तप करून माकडाप्रमाणे तुच्छ भोग भोगण्याची इच्छा करणाऱ्या तर जडबुद्धी कर्कटीने पिशाच्या सारखे अदृश्य सूचीरूप धारण केले खरे पण त्यापासून तिला कोणते मोठे वैभव भोगायला मिळाले भोग ते मला सांग नारदाने सांगितले इंद्रा पिशाच्या स्थिती प्राप्त करून घेतलेल्या त्या सूक्ष्म जीवसूचीने प्रथम लोखंडाच्या सुईचा आश्रय केला पण पुढे त्या लोखंडी सुईचा त्याग करून ती वायू वायुरूपी रथावर आरूढ झाली आणि प्राणवायूच्या मार्गाने हव्या देहात प्रवेश करू लागली ज्याप्रमाणे एखादा पक्षी आपल्या घरट्यात लपून बसतो त्याप्रमाणे मलीन चित्त अर्थात पातकी लोकांच्या शरीरात असणाऱ्या मेद स्नायू वसा रक्त इत्यादी का ती लपून बसत असे अशा रीतीने कोणत्याही प्राण्याच्या शरीरात वायू रूपाने प्रवेश करून ती सूची शूलनामक नाम, असह्य रोग उत्पन्न करे वटवृक्षाखाली बसलेल्या दक्षिणामूर्तीच्या शंकराच्या सुलाचे टोक त्या वृक्षाच्या विस्तारातून बाहेर पडल्यासारखे दिसावे त्याप्रमाणे अन्य प्राण्यांच्या शरीरात ती सूची शूर रूपाने दिसत असे त्या सूचीने प्राण्यांच्या शरीरात शिरून अनेक प्रकारच्या मांसांचे यथेचे भोजन सेवन केले अर्थात प्राण्यांनी खाल्लेल्या नी त्यांच्या अंगी लागू देत नसे एखाद्या तरुण युवतीच्या शरीरात शिरून आपल्याला आवडणाऱ्या तरुण पुरुषाबरोबर तिने त्यांच्या आलिंगन सुखाचा यथेचे उपभोग घेतला एखाद्या पक्षिणीच्या शरीरात शिरून कल्पवृक्षाच्या सुगंधी पुष्पांनाही लाजवणाऱ्या वनउपवनातील सुवासयुक्त कमलांचाही तिने मनसोक्त आस्वाद घेतला एखाद्या भ्रमरीच्या शरीरात शिरून इंद्राच्या नंदरवनातील मंदार मकरंद सेवन करणाऱ्या भ्रमरीप्रमाणे अरण्यातून तिने यथेच्छा स्वच्छंदपणे विहार केला ज्याप्रमाणे रणभूमीवरील खडग आपल्या तीक्ष्णधारेने वीरांचे शरीरे सम, सपासप कापू टाकते त्याप्रमाणे एखाद्या गिधाडाच्या शरीरा शिरवून ती जीवसूची हजारो प्रेते फाडून टाके ज्याप्रमाणे वायुची लहर काचे प्रमाणे नीलवर्ण दिसणाऱ्या आकाशमार्गातून संचार करते त्याप्रमाणे प्राण्यांच्या अंगातील नाड्यामधून ती सूची वर खाली उड्या मारत आहे विराटात्म्याच्या हृदयात प्राणवायूचे स्पंदन चाललेले असते त्याप्रमाणे प्रत्येक देहरूपी घरात तिचे स्फुरण चाललेले असे घरातील दीप प्रकाशाच्या योगाने घरधने आपल्या घरात संचार, संचार करत असते त्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीरातून चितशक्तीच्या नानाविध रुपानी ती संचार करत असे पाण्यातील द्रवशक्तीप्रमाणे प्राण्यांच्या रक्तामधून आणि समुद्रातील भोवऱ्याप्रमाणे भूतांच्या उदरातून ती मनसोक्त विहार करत राहिली शेषाच्या शुभ्रांगावर श्री विष्णू स्वस्थ निजलेले असतात त्याप्रमाणे प्राण्यांच्या शरीरातील शुभ्र मेदावर ती खुशाल निद्रा घेत पडे आणि अमृतप्राशन करणाऱ्या देवाप्रमाणे त्यांच्या शरीरातील सुगंध ग्रहण करे वायूच्या रुपाने लता झोडपे वनस्पती इत्यादी रस आणि चीक खाऊन टाकून ती त्यांचा फडशाप उडवीत असे परंतु पुष्कळ वर्षेपर्यंत तपश्चर्या केल्यामुळे ती जीवसूची आता स्थिरचित्त आणि परमपवित्र झाली वायूप्रमाणे तीव्र वेगाने अंतरिक्षात स्वच्छंद अनिरुद्ध संचार करणाऱ्या त्या जीवसूचीने अनेक पदार्थ खाल्ले निरनिराळी पेयप्राशन केली नानाविध विलास केले अनेकांना अनेक पदार्थ दिले आणि अने दुसऱ्या अनेक पदार्थ हरणही केले ती यथेचे गायली नाचली अनंत प्राण्यांच्या शरीरात शिरून त्यांच्याबरोबर क्रीडा केली तात्पर्य मनोरूप आणि वायुरूप शरीर धारण करणाऱ्या त्या करकटीने जगातील प्राण्यांच्या शरीरात शिरून अमुक एक गोष्ट करायची शिल्लक ठेवली असे नाहीच कोणत्याही शरीराकडून जी जी म्हणून क्रिया केली जाईल ती ती वास्तविक अदृश्य रुपाने त्यामध्ये राहणाऱ्या या जीवसूचीकडूनच केली जीव जात बंधन बंधनस्तंभाला बांधलेल्या हत्तीप्रमाणे नियतीने घालून दिलेल्या मर्यादेत ती मनसोक्त भ्रमण करीत असे दिन मगरी नदीत सुरकांडी मरून पृष्ठभागावर प्रचंड लाटा उत्पन्न करते त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहरूपी नद्यामध्ये ती जीवसूची प्रवेश करून प्राण्यांची शरीरे विकल करून सोडे अखेरीस आपल्या मनोदयाप्रमाणे प्राण्यांच्या मांसावर आणि मेदावर हात मारता न आल्यामुळे एखादा वृद्ध किंवा आजारी माणूस पुढे आलेले अन्न खायला असमर्थ होऊन रडू लागतो त्याप्रमाणे त्या जीवसूचीला अत्यंत खेद होत असे ज्याप्रमाणे एखादी गणिका नुपुराने भूषित केलेला आपल्या पायाना वाटेल तशी नाचवते त्याप्रमाणे ती जीवसूची उंट हत्ते घोडा सिंह वाघ इत्यादी कांच्या जन्मास आलेल्या पातकी प्राण्यांना आपल्या इच्छेनुसार वाटेल त्या रीतीने नाचवीत एखादी गंधरेखा वायूच्या अधीन असल्यामुळे दुर्बल बनून जाते त्याप्रमाणे बाह्य वायू आणि प्राणवायू यांच्याशी तादात्म्य झालेल्या त्या परवश राक्षसीला काहीच करता येत नसे मंत्र औषधी तप दान देवपूजा इत्यादी उपायापुढे ती अगदी टेकीला येऊन जाई इतकेच तर एखाद्या पर्वतावरून वाहणाऱ्या नदीची प्रचंड लाट जोराने दूर निघून जाते त्याप्रमाणे मंत्राधिकांचे आचरण ज्या ठिकाणी चाललेले असे तेथून ती राक्षसी दूर पळून जाईल एखादा दिवा मालवल्यानंतर त्याची प्रभाव कोठे निघून जाते ते समजत नाही त्याप्रमाणे पूर्वोक्त पुण्यकर्मापासून पळून गेल्यानंतर ती कोठे निघून जाईल याचा पत्ता लागत नसे एखादे लहान मुलं आपल्या आईजवळ जाऊन बिलकते त्याप्रमाणे ती जीवसूची आपल्या स्थूर शरीरात अर्थात लोखंडी सुईच्या शरीरात लीन होऊन जाईल रामा सर्वांना जी जी स्थिती प्राप्त होत असते ती ती त्यांच्या वासनानुसार प्राप्त होत असते त्या राक्षसीनेही जे सुईचे रूप प्राप्त करून घेतले त्याचे कारण तिची दृढ वासनाच होय एखादा जड मनुष्य दश दिशामध्ये विहार करत असला तरी आपत्तीमध्ये आपल्या मूळ येऊन पोहचतो असा नियम आहे त्या जीवसूची लोहसूचीचा आश्रय केला यावरून सुद्धा हाच नियम सिद्ध होतो सारांश अशा रीतीने प्राण्यांचा देहाचा आश्रय करून ती दशदिशांना हिंडत असे परंतु त्या हिंडण्यात तिच्या मनाची तृप्ती होत असेल तरीही तिला शारीरिक तृप्ती कधी प्राप्त झाली नाही आणि असे होणे अगदी स्वाभाविकच होते कारण ज्या ठिकाणी धर्मी असेल त्याच ठिकाणी धर्म संभवतो परंतु त्या राक्षसीला शरीर नसल्यामुळे तिला शारीरिक तृप्ती मिळणे शक्यच नव्हते यावेळी तिला आपल्या नेहमीच्या विशाल पूर्व देहाचे स्मरण झाले आणि आपले पोट यथास्थित भरले असता होणाऱ्या पूर्वीच्या आनंदाची कल्पना मनात येऊन पूर्व देह टाकून दिल्याबद्दल तिला अत्यंत दुःख आणि पश्चाताप झाला नंतर मग आपला पूर्वीचा विशाल देह प्राप्त करून घ्यावा यासाठी दीर्घ करण्याचा तिने निश्चय केला आणि तपाला कोणतेच स्तर योग्य आहे याविषयी आपल्या मनाशी पूर्ण विचार करून उत्तम स्तराची तिने निवड केली नंतर एखादी पक्षीण आपल्या कोठ्यात हळू शिरते त्याप्रमाणे आकाशातून जाणाऱ्या एका गृध्र पक्षाच्या शरीरात प्राणवायूच्या रूपाने त्या राक्षसीने तत्काळ प्रवेश केला अंतःप्रविष्ट झालेल्या त्या, त्या जीवसोशीच्या प्रेरणेमुळे तिला इच्छित असलेल्या ठिकाणी जावे असे त्या गृध्र पक्षाच्या मनात आले नंत त्या सूचीला बरोबर घेऊन वायूने प्रेरणा केलेल्या मेघाप्रमाणे त्या राक्षसीने मनात योजलेल्या पर्वत शिखरावर तो घृद्र तिला घेऊन गेला सर्व संकल्परही तशा परमपदाच्या ठिकाणी योगी आपली बुद्धी ठेवतो त्याप्रमाणे त्या घृद्राने त्या, त्या सूचीला पर्वत शिखरावरही निर्जनारण्यात नेऊन ठेवले त्या ठिकाणी तप करण्याकरता एकाच पायावर उभी राहिलेली ती सूची हिमालय पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या रजक कणरूपी गृहातील एका अणुच्या डोक्यावर अत्यंत सूक्ष्मचा आपला एक पाय ठेवून ऊर्ध्वमुख अवस्थेत अशी उभी ती उभी राहिली त्यावेळी ती पर्वताच्या शिखरावर असलेल्या अग्निच्या ज्वालेप्रमाणे दिसू लागली अशा रीतीने घृद्रारे वाहून आणून त्या ठिकाणी ठेवल्यानंतर ती लोखंडी सुई करता उभी राहिलेली पाहून जीवसूची ज्याप्रमाणे प्राणवायूमध्ये मिसळण्याला उत्सुक झालेली गंधलेखा वायूमधून बाहेर निघते त्याप्रमाणे बाहेर निघण्याला उत्कंठित झालेली ती जीवसूची त्या घुद्राच्या शरीरातून बाहेर पडली नंतर एखाद्या ओझेवाल्याने आपल्या मस्तकावरील ओझे खाली टाकून देताच निघून जावे त्याप्रमाणे तो घृद्र आपल्या देशात निघून गेला एखादा व्याधीरहित मनुष्य स्वस्त होतो त्याप्रमाणे आपल्या मागची त्या सूची पीडा नाहीशी झाल्यामुळे तो घृद्र स्वस्तचित्त झाला त्या जीवसूची तप करण्याच्या हेतूने त्या लोखंडी सुईला ज्या अर्थी आपला आधार म्हणून मानले त्याअर्थी सारख्या सारख्या वस्तूंचे संमेलन शोभायमान होते हाच नियम सिद्ध होते दुसरी गोष्ट अशी की स्थूल शरीराच्या कोणा कोणालाही क्रिया करता येणेच शक्य नसते आणि अशा दृष्टीनेच त्या जीवसूची लोहसूचीचा आश्रय करून तपश्चर्या करण्याला प्रारंभ केला ज्याप्रमाणे वायू एखाद्या सुगंध लेखेला सर्व बाजूने व्यापून टाकतो त्याप्रमाणे जीवसूची लोहसूचीला व्यापून टाकलेले होते एखाद्या पिशाची शिशवीच्या झाडाशी तादात्म्य झालेले असते त्याप्रमाणे तर कर्कटी आज कितीतरी वर्षे त्या निर्जन आरण्यात दीर्घ तपश्चर्या करत राहिली आहे हे कर्तव्य दक्ष इंद्रा म्हणून म्हणतो कि त्या राक्षसीला अपेक्षित असा एखादा वर देऊन तिची इच्छा पूर्ती करण्याचा लवकर प्रयत्न कर अन्यथा दीर्घ अनुष्ठानामुळे परिपक्व दशेला आलेले तिथे उग्र तव साऱ्या जगाला दगध केल्यावर राहणार नाही हे लक्षात ठेव श्री वशिष्ठ म्हणाले रामा अशा रीतीने नारद मुनी सांगितलेल्या वृत्तांत ऐकल्यानंतर त्या राक्षसीची सर्व समक्ष अवलोकन करून म्हणून इंद्राने वायूला पाठवले इंद्राची आज्ञा घेऊन निघालेल्या वायू आपल्या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने त्या राक्षसीचा शोध करण्याकरता दश दिशांना हिंडू लागला आकाशमार्गाचा त्याग करून मोठ्या त्वरेने सर्व भूप्रदेश धुंडाळायला त्याने आरंभ केला त्या वायूची दिव्यदृष्टी आपल्या एका अंशाने दशदिशामध्ये करकटी राक्षसीच्या शोधार्थ संचार करीत असता ब्रम्हज्योतीप्रमाणे चमकणारी अप्रतिबंध आणि उत्कृष्ट अशी एका ब्रह्मांडाची ज्योती त्याच्या दृष्टीला पडली सप्त समुद्रांच्या पैल तीराला लागून असलेली निर्जन सुवर्णभूमी आणि तिच्या कमरपट्ट्याप्रमाणे शोभणारी लोकालोक पर्वताच्या टेकड्यांची रांग त्याला दिसली पुढे मण्याप्रमाणे चमकणाऱ्या गोड पाण्याच्या समुद्राचे एक वलय आणि त्याच्या आत अनेक देशांनी युक्त असलेले पुष्करद्वीप त्याने पाहिले त्या पुष्कर द्वीपाच्या आत जलस्थल संचारी प्राण्याने युक्त असलेला मदिरा समुद्र होता आणि त्याच्या पलीकडे निरनिराळ्या लोकवस्तीने भरलेले गोमेध नावाचे द्वीप होते त्याच्या पलीकडे समुद्र लागला आणि त्या इक्षुर समुद्राच्या खंदकामध्ये अनेक पर्वतांनी वेष्टीत आणि निरुपद्रवी प्राण्याने युक्त क्रौंच द्वीप या दृष्टीस पडले ते क्रौंच द्वीप ओलांडून गेल्यावर त्याच्या मध्यभागी त्रैलोक्याधिपती श्री विष्णू राहतो तो क्षिर समुद्र आणि अनेक खंडांनी युक्त असलेला श्वेतद्वीप नामक भूप्रदेश त्या वायूच्या नजरेला पडला ते श्वेतद्वीप ओलांडून गेल्यानंतर घृत समुद्राचे वलय आणि त्या पलीकडे मोठमोठाले पर्वत आणि उत्तम प्रकारचे घरे असलेली अनेक नगरे जात आहेत अशा कुशद्वीपात तो जाऊन पोहचला त्याच्या पलीकडे दधी समुद्र लागला आणि त्या समुद्राच्या पलीकडे लोकवस्थेने गजबजलेले शाकद्वीप लागले ते शाका द्वीप ओलांडल्यावर क्षार समुद्र लागला आणि त्याच्या पलीकडे असंख्य लोकवस्ती असलेले मेरू सारख्या कुलपर्वतांनी युक्त असलेले जम्बूद्वीप त्याच्या दृष्टीस पडले अशा रीतीने सप्त समुद्र आणि सप्तद्वीपे यांचे क्रमाने उल्लंघन करून तो वायू अखेर जम्बूद्वीपमध्ये येऊन पोहचला त्या जम्बूद्वीपमध्ये आल्यानंतर आपल्या दिव्य दृष्टीच्या योगाने त्याने कर्कटी राक्षसीचा शोध केला अखेरीस ती महा राक्षसी ज्या हिमालय पर्वतावर तप करत होती थी, त्या ठिकाणी तो येऊन पोहोचला ज्या अरण्यातील राक्षसी तप करत होती ते अत्यंत विस्तृत असून प्राण्यानी विरहित होते ज्याप्रमाणे संसार रचना रजोगुणमयी असते त्याप्रमाणे दुसऱ्या आकाशाप्रमाणे भासणारी ती अरण्यभूमी रजोमयी अर्थात धुळीने व्याप्त होती शिवाय तेथून सूर्य अगदी सन्दी असल्यामुळे त्या भूमीमध्ये कोठेही गवत उगवलेले नव्हते इंद्रधनुषाप्रमाणे दिसणाऱ्या वाकड्या वाकड्या मृगजळाच्या नद्या त्या अरण्यातून वाहत होत्या किंबहुना ती अरण्यभूमी म्हणजे मृगजळाच्या शेकडो नद्यांनी परिपूर्ण असलेला महासागर तैकी काय असा भास होत होता इंद्रातील लोकपालांच्या दृष्टीलाही अजमावता येणाने इतक्या अफाट पसरलेली ती अरण्यभूमी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडणाऱ्या धूलीप्रवाहरुपी कुंडलांनी भूषित झालेले दिसे ते अरण्य सुंदरी एखाद्या विलासिनी स्त्रीप्रमाणे कधी कधी सूर्य किरण रूपी केशर अंगाला लावले तर कधी कधी समीप असणाऱ्या चंद्र किरण रूपी चंदनाची शीतलोटी अंगाला लावून आपल्या रूपी पतीला प्रेमालिंगन देताना वायूचा सितकाररूपी ध्वनी करताना दृष्टीस पडेल सारंश आकाशाला व्यापून सर्व दिशा भरून टाकणारा आणि महान देह धारण करणारा तो वायू सप्तद्वेपे आणि सप्त समुद्र यांच्या रेषाने ज्याचा पृष्ठभाग जणू व्यापला आहे अशा एका भूप्रदेशावर येऊन पोहोचला त्या भूप्रदेशावर सर्वत्र संचार केल्यानंतर नीलवर्ण आकाशात अतिशय उंच गेल्यामुळे आकाशाला चिकटला हिमालयाच्या शिखरावरील त्या अरण्यात त्याने किंचित काल विश्रांती घेतली इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे म्हणाले रामा गगनचुंबी शिखराने युक्त असलेले त्या हिमालय पर्वतावरील तपश्चर्या करत असलेली ती राक्षसी जेव्हा वायूने पाहिली तेव्हा ती जण काही हिमालय पर्वतावरील अग्निची ज्योतीच आहे की काय असे त्याला वाटले एका पायावर उभी राहून ती राक्षसी तपश्चर्या करत होती मस्तकावर सूर्याचे प्रखर किरण पडत असल्यामुळे ती अगदी शुष्क होऊन गेली होती तिने खाणेपिणे वर्ज केले होते त्यामुळे तिच्या पोटाची दामटी वळलेली होती एखाद्या वेळी आपले मुख पसरून वायू आणि सूर्याचे किरण यांचे ती भक्षण करेल परंतु वायू किंवा सूर्याचे किरण हे आपल्या उदरात मावत नाहीत असे पाहून ती त्यांचा लगेच त्याग करेल सूर्याच्या किरणाने शुष्क झालेली अरण्यातील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जर्जर झालेली स्वतःच्या स्थानापासून केव्हाही न चळणारी चंद्रकिरणामध्ये जणू स्नान केलेली अशी ही तपस्विनी राक्षसी रजोगुण आणि तमोगुण यांच्यापासून मुक्त झाल्यामुळे आपली कृतार्थता व्यक्त करते आहे असे दिसत होते ती राक्षसी जेव्हा त्या अरण्यात तपश्चर्या करू लागली तेव्हा त्या ठिकाणी वृक्ष लता श्वापदे वगैरे नसून हीच एक त्या अरण्यात उत्पन्न झालेल्या शिखेप्रमाणे दिसत होती परंतु पुढे हजारो वर्षे तपश्चर्या झाल्यानंतर तिचा योग परिपक्व दशेला येऊन प्राण ब्रह्मांडे गेल्यामुळे तिचा भोवताली मोठमोठाले वृक्ष वाढलेले असून ते त्या तापसीच्या जटेप्रमाणे दिसत होते तपश्चर्या करण्यात राक्षसीला पाहून वायू नपस्ते वायूने भीत भीत जुरूनच तिला प्रणाम केला नंतर तो आपल्या मनात म्हणू लागला की ही सूची म्हणजे कोण आणि एवढी तपश्चर्या कोणत्या हेतूने करते है? परंतु हा प्रश्न प्रकटपणे तिला विचारण्याचे धैर्य त्याला झाले नाही अखेरीस या महान भगवती सूचीने केलेले हे महातप किती आश्चर्यकारक आहे असे मनात म्हणून त्या सूचीशी काही एक न बोलता तो वायू तसाच गगनात निघून गेला अभ्रभ मार्ग निरनिराळे वातस्कंध सिद्धांचे लोक सूर्याचा मार्ग आणि देवांचे लोक यांचे क्रमाक्रमाने उल्लंघन करून तो वायू अमरावती नगरीत येऊन पोहोचला ब्रम्हज्ञानी अशा सूचीच्या दर्शनाने पुनित झालेल्या वायूला पाहताच इंद्राने त्याला प्रेमभराने आलिंगन दिले आणि सूचीच्या तपश्चरे संबंधीचा वृत्तांत विचारला वायूने देवसमुदायासह स्थिर असलेल्या इंद्राला स्वतः पाहिलेला सर्व प्रकार सांगायला आरंभ केला वायू म्हणाला देवेंद्रा मस्तकावर चंद्र धारण करणारा भगवान शिव हात ज्याचा जामात आहे असा हिमालय नामक जो श्रेष्ठ पर्वत आहे त्या हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील शिखरावर धारण करणारी महा तेजस्वी राक्षसी दारुण तपश्चर्या करते आहे महाराज फार काय सांगू आपल्यावर वायूचेही भक्षण करण्याचा प्रसंग न यावा अशा हेतून त्या तापसीने आपले उदर जणू लोखंडाप्रमाणे घट्ट करून टाकले तसेच आपले लहानसे मुखही रजक कणाने बंद करून वायूच्या प्रवेशाला तिने प्रतिबंध करून टाकला आहे तिच्या त्या तीव्र तपस्तेजामुळे हिमालय पर्वतामधील बर्फ अजिबात वेतळून गेले असून सर्व हिमालय पर्वत पेटू लागला आहे त्यामुळे सर्व भूतांचा त्या ठिकाणचा प्रवेशही अगदी अशक्य झाला आहे देवाधिदेवा त्या राक्षसीचे उग्र तप असेच पुढे चालू राहिले तर खरोखर मोठा अनर्थ कोसळणार आहे तेव्हा आपण सर्वजण ताबडतब ब्रेवाकडे जाऊया आणि त्या राक्षसीला तत्काळ सर्व देवगणासह तो ब्रम्हदेवाकडे गेला आणि त्या राक्षसीचे तप थांबवण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थनापूर्वक विनंती केली इंद्राधिकांची ती प्रार्थना ऐकून राक्षसीला वर देण्यासाठी हा मी हिमालयाकडे निघालोच पहा असे ब्रह्मदेवाने आश्वासन दिले ते आश्वासन ऐकताच इंद्र सर्व देवांसह परत स्वर्ग लोकात गेला इतके अवधीत ती राक्षसी आपल्या तपामुळे अत्यंत पवित्र झाली होती आपल्या तीव्र तपस्तेजाने तिने इंद्राची नगरी अमरावती ही संतप्त करून सोडली होती तपात निमग्न असणाऱ्या त्या राक्षसीन मुखरंदरातून निघणाऱ्या सूर्य किरणरुपी दृष्टीच्या योगाने आपल्या तपाची कालमर्यादा आता समाप्त झाली असल्याच अवलोकन कलि एखाद्या रश्माच्या तंतुप्रमाण सूक्ष्मरूप धारण करणाऱ्या त्या सूचीन तपश्चरेमधील आपल्या स्थिरतमुळ प्रत्यक्ष मू पर्वतालाही लज्जित कल होत सकाळी आणि संध्याकाळी आपली छाया लांब लांब पसरून जणू लज्जित झालेला मेरपर्वत समुद्रामध्ये धडी मारून बसलाय की का... की नाही हेच ती पाहत असे आणि तो दृष्टीला पडताच रात्रीच्या वेळी ती स्वतः नाहीशी होत असे मध्यान काळी ती सूर्याच्या जणू भीतीमुळेच आपल्या मुळाशी जाऊन बसत असे सकाळच्या वेळी तिची छाया तिच्याकडे मोठ्या आदराने लांब उभी पाहत असे पर सूर्यप्रकाशा क्षीण होमी होता अखेर ते सु प्रवेश करी तिथे वर्तन अति स्वाभाविक होते कारण को संकटा गौरववादी सत्क्रिया विसरशि त्या दोहींचा आत्मा दो हो या तिहीचा संगम, संगम इतका पवित्र झालेला होता की त्यांच्याशी संगत होत असलेल्या वायू आणि वायूतील रजकळ अत्यंत पवित्र होऊन अखेर मुक्त होत असे तेव्हा राघवा अशा रीतीने प्रत्येकात्म्या संबंधाने निरंतर विचार केल्यामुळे ती सूची रूपी राक्षस राक्षसी अखेर ब्रह्मज्ञानामध्ये पारंगत झाली आता या ठिकाणी कदाचित तुझ्या मनात असा प्रश्न उत्पन्न होईल की ब्रह्मज्ञान होण्यासाठी त्या राक्षसीने गुरु तरी कोणता केला होता पण रामा स्वतः मनन करून झालेली निश्चित बुद्धी हाच तिचा गुरु असून त्या परमगुरूच्या उद्देशानेच तिने परमपदाची प्राप्ती करून गेली होती कारण प्रज्ञा हाच ज्याचा त्याचा खर गुरु होयती <coughs> श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे म्हणाले रामान ती राक्षसी आत्मज्ञान संपन्न झाल्यानंतर एक हजार वर्षांनी पिता मह ब्रम्हदेव अंतरिक्षातूनच त्या राक्षसीला म्हणाला हे वत्से तुला जो पाहिजे असेल तो वध तू माझ्याकडून मागून घे परंतु ब्रम्हदेवाचे हे शब्द ऐकल्यानंतरही कर्मेंद्रियाच्या अभावामुळे ती राक्षसी ब्रह्मदेवाला काहीच उत्तर देऊ शकली नाही ती राक्षसी आपल्याशीच विचार करू लागली मी आता पूर्णत्वाला आले आहे माझ्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा संशय उरलेला नाही अर्थात ब्रम्हदेवापासून वर मागून घेऊन तरी मला काय करायचंय मी आता अत्यंत शांत आणि तृप्त झाले परम आनंदात मग्न झाले आहे केवळ सुखमय होऊन राहिले आहे या जगात जे काही ज्ञातव्य किंवा जाणण्यासारखे आहे ते सर्व मी जाणले आहे माझ्या मनातील संदेहरुपीने तुटून गेले आहे चित्ता विवेक सूर्य विकास पावला आहे मग आता इतर वस्तू घेऊन मला काय करायचंय मी आता ज्या समाजिक स्थितीत आहे त्या स्थितीतच निरंतर राहणार सर्व सत्यासत्यतेचा जर मी त्याग केला तर मिठ्या वस्तू घेऊन मला आता काय करायचंय एखादी अज्ञ मुलगी आपल्या संकल्पाने वेताळ उत्पन्न करते त्याप्रमाणे मी अविचाराने वागून आपल्या आयुष्याचा बराच काळ हा विनाकारण आणि व्यर्थ दवडला परंतु आत्मचिंतनामुळे माझ्या चित्तातील अविवेक आता नष्ट झाला आहे सर्व संकल्प शांत झाल्यामुळे मी आता पूर्ण समाधानी झाले आहे इष्टानिष्ट वस्तू प्राप्त करून घेऊन मला आता आणखी कोणता स्वार्थ साधायचाय अशा तरीचा निश्चय केलेल्या आणि कर्मेंद्रिय ती वैराग्यसंपन्न पाहून भगवान ब्रह्मदेव संतुष्ट झाला म्हणाला बाळे तू मागितला नाही तरी सुद्धा जो वर देत आहे तो ग्रहण कर भूतलावर काही काल उत्तम प्रकारचे भोग भोगून नंतर तू परमपदाला जाऊन पोहचशील कधीही न बदलणाऱ्या नियतीचा हा निश्चय आहे हे श्रेष्ठ राक्षसी तुझ्या या दिव्य तपाच्या योगाने तुझे सर्व मनोरथ सफल होतील हिमालयात राक्षसी होत केला आपल्या विस्तीर्ण रूपाने प्रगट होतो त्याप्रमाणे तुझे ते पूर्वीचे भयंकर शरीर पुन्हा तुला लाभेल पाणी घातल्यामुळे एखाद्या वेलेला अंकुर फुटतात त्याप्रमाणे असलेले तुझे स्थूल शरीर तुला पुन्हा प्राप्त होईल आत्मज्ञान संपन्न झाल्यामुळे तू आता येथून पुढच्या काळात कोणालाही पीडा करणार नाहीस शरद ऋतूतील अभ्रमंडला प्रमाणे बाह्यता स्पंदनयुक्त दिसू नये तू अंतरयामी शुद्ध राहशील अखंड अशा ध्यान योगी मध्येच तू इतर पर आपला काल घालवशील एखाद्या वेळी जरी तू बाह्यवृत्तीवर आलीस तरी <coughs> त्यामुळे तुझ्या अध्यात्म ध्यानस्थितीत केव्हाही भंग होणार नाही देहाचे व्यवहार चालले असले तरी तुझ्या वृत्ती अंतर्मुख राहून तुझी ध्यानधारणात्मक स्थिती अबाधित राहिल्यामुळे शरीराच्या क्रिया या केवळ वायूच्या स्पंदाप्रमाणे तुझा विलास होऊन राहतील सारांश व्यवहारामुळे तुझ्या <coughs> स्वरूप केव्हाच बदल होणार नाही तसेच प्रसंगोपात क्षुधा निवारणार्थ तू आपल्या राक्षसी अशा पूर्ववृत्तीला अनुसरून प्राण्यांची हिंसा केलीसच तरी त्यामुळे तुझ्या कोणालाही पीडा करणार नाहीस अशा रीतीने न्यायाने वागून अन्यायाला बाद करणारी अशी तू झाल्यामुळे पुढील काळात अन्याय बाधिका या नावानेच तुझी सर्व लोकात प्रसिद्धी होईल विवेकाचे पालन करून तू या देहामध्ये असतानाच जीवनमुक्त स्थितीमध्ये राहशील अशा प्रकारचे भाषण करून ब्रम्हदेव अंतरिक्षातच अंतर्धन पावला नंतर ती सूची मनात विचार करू लागली ब्रम्हदेवाने आता सांगितल्याप्रमाणे वागायला काय हरकत आहे त्यामुळे माझी ध्यानस्थिती थोडीच बिघडणार आहे मग अशा स्थितीत कमलोद्भव ब्रम्हदेवाचे वचन मोडण्यात तरी कोणता पुरुषार्थ आहे या प्रकारचा ती राक्षसी मनात विचार करता येतोच तिचा स्थूर देह पुन्हा तिला प्राप्त झाला हे होत असताना प्रथम ती वीज भर उंची झाली पुढे हातभर मग वाव भर नंतर झाडा एवढी ती उंच झाली अखेरीस्त एखाद्या मेघमाले प्रमाणे अत्यंत विशाल झाले या प्रमाणे बीजांकुर न्यायने ती राक्षसी आपल्या संकल्पानुसार एका क्षणात सर्व अवयव आणि संपन्न अशा आपल्या पूर्वीच्या विराट शरीराने युक्त दिसू जा बीजा पाने, फुले, तो, त्या, त्या देह हो, पुन्हा व्यक्त दिशेला आला इति श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग पंचाहात्री वसिष्ठ म्हणाले रामा ज्याप्रमाणे आरंभी सूक्ष्म असलेली मेघमाला वर्षाऋतू प्राप्त होता क्षणी स्थूल होते त्याप्रमाणे प्रथम सूची रुपी असलेली ती राक्षसी ब्रम्हदेवाने वर दिल्यामुळे स्थूल शरीराने संपन्न झाली परंतु अशा रीतीने स्थूल शरीर प्राप्त झाले तरी ती ब्रम्हज्ञान संपन्न झालेली असल्यामुळे एखादा सर्प आपली काठ टाकतो त्याप्रमाणे तिने आपला राक्षसी स्वभाव टाकून हो दिला मग पद्मासन घालून ध्यानस्थितीमध्ये शुद्ध चैतन्याचा आश्रय करून ती राक्षसी एखाद्या पर्वताच्या टेकडीप्रमाणे अचेल राहिली होती अशा प्रकारे ध्यानस्थितीत सहा महिने गेल्यावर जशी वर्षाकालातील मेघांचा गंभीर नाद ऐकताच मयुरी जागृत होते त्याप्रमाणे ती राक्षसी देहभानावर आले जागृत झाल्यानंतर अर्थात सहा महिन्यांची समाधी उतरल्यानंतर तिला अतिशय भूक लागली आणि तसे झाले त्यात काही आश्चर्य नाही कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याचे धर्म अजिबात नाही होणे शक्य नाही असो तर नंतर तिच्या मनात पुढील विचार घडू लागले मी आता खावी तरी काय जठरपूर्तीसाठी अन्यायाने कोणाचाही जीव घेणे तर मला उचित वाटत नाही न्यायाच्या विरुद्ध किंवा आर्य जनाने ठरवलेले एखादे कृत्य करून आपले पोल भरण्यापेक्षा प्राण्याने देहत्याग करून मरणे हे श्रेयस करू अन्यायोपार्जित असल्यामुळे परिणामी विषतुल्य ठरणारा आहार भक्षण करण्यापेक्षा न्यायोपार्जित आहार न मिळाल्याने माझा देह पडला तिहार करणे शिष्टाने मान्य ठरवलेल्या मार्गाने अन्न खायला न मिळाले तरी त्याचा उपयोग काय न्यायाने अन्न न मिळाल्यामुळे यदा कदाचित देहत्याग करण्याचा प्रसंग जरी माझ्यावर आला तरी त्यात मुळीच गुभरत नाही कारण अन्यायाने मिळालेले अन्नच विष होत असते शिवाय मला तर जगणे किंवा मरणे ही दोन्ही सारखीच आहे पूर्वी माझे माझ्या मनाशी तादात्म्य झालेले असल्यामुळे देहात एकाच्या भ्रमात मी गुरफटून गेले असून मला त्यातच मोठा आनंद वाटत होता परंतु आत्मबोधामुळे तो भ्रम आता नाहीसा झाल्यामुळे जगणे आणि मरणे ह्या भ्रामक कल्पना माझ्या ठिकाणी संभवणार तरी कशा श्री वशेषाने पुढे सांगितले रामा अशा रीतीने त्या ब्रम्हज्ञानी करकटी राक्षसीने आपले राक्षसी स्वभावाचा त्याग केला आहे असे पाहून आकाशस्थ वायूने पुढील शब्द हे राक्षसी तू येथून जा आणि मूढ लोकांना आपल्या ज्ञानाच्या योगाने बोध कर कारण मूढ आणि अज्ञानी लोकांचा उद्धार करणे हाच महात्म्यांचा स्वभाव असतो आता अशा रीतीने लोकांना बोध करताना जो प्राणी तुझ्या बोधाचा धिक्कार करील तो आपला नाश करून घेण्यातच उत्पन्न झाला आहे असे समजून त्याला निर्धास्त खाऊन टाकत जा अशा प्राण्याला खाण्यात बिल्कुल अन्याय नसुन, त्यात न्यायच आहे असे वायूने केलेले भाषण ऐकून लगेच तुझ्या भाषणाच्या योगाने मजवर मोठाच अनुग्रह झाला आहे असे म्हणून ती राक्षसी तिथून उठली आणि हळूहळू त्या पर्वत शिखरावरून खाली उतरू लागली थोड्या त्या पर्वताची सर्व उतरण उतरून त्याच्या पायथ्याशी असलेल्या किरातांच्या राज्यात ती येऊन पोहोचली पुढे किरात लोकांच्या वस्तीचे एक गाव तिच्या दृष्टीस पडले ते गाव गावही मोठे टुमदार होते लोकसमुदाय धनधान्य पशू गवत वगैरे चारा औषधी निरनिराळ्या प्रकारचे मांस फळे मुळे हरिण कीटक पक्षी इत्यादी त्या, त्या लहानच्या गावात चांगली समृद्धी होती रामा अशा रीतीने काजळाच्या पर्वताप्रमाणे दिसणारी ती कर्कटी राक्षसी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या किरातून झपाझप पावले टाकत चालली असता थोडक्याच काळात किरातांच्या एका छोटेखानी पण सुंदर गावात येऊन पोहोचली इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले राघवा ती कर्कटी राक्षसी किरतन नगराज तो सर्व दिशा निबीड अंधकार पसर आन तमावस्य रे हाथ पुढ़ कि भार हो रिनेीलवर्ण मेघांच वस्त्र परिधान के लिए अपने पति से अर्थात चंद्रा अमृत हि राक्षसी प्राशन करील हाथी ने जनूकाई तिने आकाशात पलवन ला भ त्या रात्रीचे शरीर तमाल वृक्षांच्या संघातामुळेच पुष्ट झालाय की काय असा पाहणार उडणाऱ्या काजळाने दिशा अगदी व्यापून टाकल्या होत्या त्या नगराच्या पर्वतावरील लता कुंजामधून आकाशातील नक्षत्र किरणांचा यातकिंचितही प्रवेश होत नसल्यामुळे नगराकडे येत त्या रात्रीची गती एखाद्या म्हातारीप्रमाणे कुंठित होत होती त्या नगरामधून चालत असताना आसपासच्या घराच्या अंगणामधील दिव्यांच्या प्रकाशामुळे ती राक्षसी एखाद्या तरुणी प्रमाणे नगरातील चौरस्त्या झपाट्याने जात असताना तिच्या वेगवन चालीमुळे उत्पन्न होणाऱ्या वायूमुळे दिव्यांच्या ज्योती कापत असल्यामुळे तेथील अंधकारात अधिकच भर पडत होती घरांच्या आतून दीप सूक्ष्म किरण बाहेर पडत असल्यामुळे ती विशेषच खुलून दिसत होती ती रात्रूपी विशाचिका आपल्या खर सखीबरोबर अर्थात म्हणजे कर्कटी राक्षसीबरोबर त्या नगरात जणून नृत्यच करते की काय असा वाटत होते उन्मत्त वेताळांचे नृत्य चाललेलं असताना त्यांच्या कानातील गळून पडलेली अस्थी कुंडले जरी हरण करण्यात येत होती तरी तो देखावा तटस्थपणाने पाहणाऱ्या त्या रात्रीने काष्ठ मौनाचे व्रत स्वीकारले की काय असा भास होत होता गावातील सर्व चतुष्पाद प्राणी आपापल्या जागी स्वस्थ घोरत पडले असून जिकडे तिकडे दाट धुके पसरले होते आणि त्यामुळे ती सुंदर दिसत होती वायूच्या मंद मंद झुळका वाहत असून त्यामुळे भूमीवर गळणारे हिमबिंदू सर्वत्र चमकत असल्याचे दिसत होते सरोवराच्या काठी असलेल्या बिळ्यांच्या तोंडाशी असलेल्या बेडगांचा डराव डराव असा आवाज चाललेला होता वटवृक्षांच्या शेंड्यावर बसलेले कावळे कावकाव करत होते घरातील अंतपुरामध्ये स्त्री पुरुषांच्या गुजगोष्टी झाल्या होत्या प्रलयकाराच्या भयंकर आग्नीप्रमाणे दिसणारे बनवे जंगलात ठीक ठिकठिकाणी पेटले होते साडीच्या अंगावरून दवांचे बिंदू पडत असताना त्यांनी आपली अंगी झाडल्यामुळे गळून पडलेली त्यांची अणकुचीदार पिसे शेतामध्ये जागोजागी पडलेली दिसत होती आकाशात सर्वत्र पसरलेला नक्षत्र समुदाय हा त्या रात्रीच्या नेत्रस्पंदाचा विलासा आहे की काय असेच पाहणाऱ्या वृक्षांची फुले फळे गळून पडलेली दिसत होती वृक्षांच्या ढोलल्यामधून घुबडांचा चाललेला आवाज ऐकून त्या वृक्षावरील घरट्यातून बसलेले कावळे भीतीमुळे गुपचूप बसून राहिले होते त्या नगराच्या आसपास चोरट्यांचा सुरसुळ चाललेला असल्यामुळे नगरातील लोकांचा नगराती लोक वारा वाहत होता आणि वृक्षावरील घरट्यामधून पक्षी आपले पंख पोटाशी घेऊन स्वस्त झोपे गेलेले होते गुहातून सिंह घोरत पडले होते लताकुंड्यामधून एळके निद्रिस होते आकाशात हिमबिंदूंचे थरच्या जमले होते घोर अरण्यात शांतपणा काजळाच्या वर्णाच्या मेघांच्या गाभ्याप्रमाणे किंवा चिखलच्या गाळ्यातील अंतर्भागाप्रमाणे ती रात्र दिसत होती एखाद्या खडगाने छिन्न भिन्न करता येईल अशा अंधकाराने ती पुष्ट झाली होती प्रलयकाळच्या वायूने उडणाऱ्या कादळाच्या प्रचंड पर्वताप्रमाणे ती चंचल दिसत होती आणि प्रलयकाळच्या समुद्रामधील चिखलाच्या पर्वताप्रमाणे फुललेली होती ती रात्र कोळशाप्रमाणे काळीकुट असून भ्रमराच्या पंखाप्रमाणे ती चमकत होती सुषुप्तीमधील गाढ अज्ञान स्थितीप्रमाणे ती रात्ररूपे सुंदरी दिसत होती किंबहुना मूल अविद्येप्रमाणे ती अत्यंत घनदाट आणि अभेद्य दिसत होती अशा प्रकारे निबिड अंधकाराने युक्त असलेल्या रात्री ती कृष्णवर्ण राक्षसी सर्व गावाची निवांतपणे टेहळणी करून गावाच्या बाहेर पडते आहे तोच ऐन मध्यरात्रीच्या त्या भयंकर वेळी त्या किरातनगराचा राजा आपल्या मंत्र्यांसह समोरून येत तिने पाहिले तो धैर्यवान विक्रम नामक राजा आपल्या मंत्र्यांसह शिकारीसाठी बाहेर पडला होता धैर्य आणि अस्त्रज्ञान यानी युक्त असलेले दो दो, दो ते दोघे दोघे गावाबाहेरील वेताळाच्या दर्शनासाठी अरण्यातील झाडीमधून चालत येत आहेत असे पाहून ती राक्षसी मनातल्या मनात, मनात विचार करू लागले की आहा माझे भाग्य फार बलवत्तर आहे असेच म्हटले पाहिजे माझ्यापुढे चालत येणारे हे दोन प्राणी मूर्ख आणि अज्ञान अनात्मज्ञ असल्यामुळे पृथ्वीला निसंशय भार उचलेले तेव्हा मला हे आयतेच खायला मिळतील इहपर आपला नाश करून घेऊन केवळ दुखाचे भोग करताच, भोगण्याकरता मनुष्य जगत असतो ह्यासाठी असल्या मूर्खांचा प्रयत्नपूर्वक नाशच केला पाहिजे जाणून बुजून अनर्थाचे पालन करणे हे केव्हाही योग्य नाहीच पण ज्याला आत्म्याचे दर्शन झालेले नाही अशा मूढांचे मरण म्हणजेच खरेच जीवित होय कारण जिवंतपणे सुरू झालेल्या पातकांचा प्रभाव मरणाने बंद पडत असल्यामुळे अशा प्राण्यांचा अभ्युदय होत असतो मूढ आणि हिंसकाच्या भक्ष्यस्थानी पुडावे असं ब्रह्मदेवाने आधीसर्गात नियमच करून ठेवलं आहे <coughs> तेव्हा त्यामुळे आपल्यापुढे आयत्या वाढून आलेल्या या ताटावर यथेच ताव मारावं हेच योग्य कारण निर्दोष असून अनायासाने प्राप्त झालेला असला लाभ सोडून देणारा एखादा अभागीत असू शकेल पण ह्याना मारून खाण्यापूर्वी आधी हे दोघे आत्मज्ञान संपन्न आहेत की काय याचा शोध करणे आवश्यक आहे कारण तसल्या आत्मज्ञानी मनुष्याला मारून खाणे मला स्वभाव तास आवडत नाही तेव्हा अगोदर ह्यांची चांगली कसून परीक्षाच करते मग त्या परीक्षेमध्ये हे दोघे जण माझ्या कसोटीला उतरले तर त्यांना खाऊन टाकण्याचा ता विचार अजिबात सोडून देते कारण गुणी मनुष्याची हिंसा करण्याचा माझा परिपाठ नाही अकृत्रिम सुख कीर्ती आणि आयुष्य यांची इच्छा करणाऱ्या मनुष्याने सर्वांना अभिमत अशा अशा प्रकारच्या दानाच्या योगाने गुणीजनांचा सत्कार करणे योग्य हो माझा देह हो हा तीव्र क्षुधेमुळे नष्ट होण्याच्या प्रसंगाला तरी चालेल परंतु गुणी मनुष्यांना मी केव्हाही खाणार नाही स्वतःच्या जीविताचा त्याग करुने गुणवान माणसांच्या चित्ताला समाधान देणे हेच सज्जनांचे कर्तव्य आहे गुणीजनांच्या समागमरूपी जडीबुटीमुळे प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा मित्र बनत असतो मी स्वभावता क्रूर असूने या गुणवान पुरुषांचे रक्षण करण्याची बुद्धी मला होते आहे त्याअर्थी हे पुरुष गळ्यातल्या तैताप्रमाणे सर्वांना प्रिय असलेले असेच असले असे पाहिजे यात काही शंका नाही अशा तऱ्हेचे जे उदार आणि गुणवान पुरुष या जगात विहार करतात ते आपल्या समागमाने पृथ्वीवरील सर्व लोकांना शीतलता आणि आदेश दुसरे चंद्रजनांच्या विषयी म्हणजे मृत्यूच आणि गुणीजनांचा आश्रय म्हणजेच खरे जीवित होय गुणवानांचा आश्रय केल्यामुळे स्वर्ग मोक्षादी फळे प्राप्त होत असतात यासाठी काही तत्वज्ञानविषयक प्रश्न विचारून कमलाप्रमाणे रमणीय नेत्राने युक्त असलेले हे दोघेजण कितपत गुणवान आहेत याची अगोदर परीक्षा करते म्हणजे योग्य होईल कोणाच्याही ठिकाणे एक गुण अथवा अवगुण काय आहे याचा प्रारंभी विचार करावा आणि आपल्यापेक्षा कोणी अधिक गुणवान आहे असे आढळून आल्यास त्याचा सत्कार करावा यदा कदाचित कर एखाद्याजवळ गुणाचा लेशही नाही असे समजून आले तर त्याला योग्य शासन करावे परंतु बहुगुण बहुगुणसंपन्न पुरुषाचा आपल्या हातून अवमान होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी अशीच निधी आहे इति श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणी सर्ग सत्याहत्तर